पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण सहावे शूद्र आणि दास एक युरोपियन ग्रंथकारांनी आर्यांबद्दल जो सिद्धांत मांडला आहे तो कसा असमर्थनीय आहे हे मागे दाखविले आहे त्या सिद्धांताच्या एका भागाचा अजून आपण विचार केला नाही शूद्र कोणाला म्हणावे हा तो भाग होय श्री उस म्हणतो दास व दसू हे जंगली लोक होते किंवा अनारे लोक होते त्यापैकी जे युद्धात पकडले गेले त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यात आली आणि हे गुलाम लोक म्हणजे शूद्र लोक होत श्री काणे हे एक वैदिक वाङ्मयाचे निष्णात पंडित आहेत युरोपियन ग्रंथकारांनी मांडलेल्या सिद्धांताला ते उचलून धरतात शुद्र कोणाला म्हणावे याबाबत त्यांचे मत खालीलप्रमाणे आह अलीकडच्या वैदिक वाङ्मयात दास हा शब्द शेतीवर काम करणारा किंवा गुलाम ले ले या अर्थाने वापरलेला आढळतो यावरुन असे अनुमान काढता येते की ज्या दासांच्या टोळ्या आर्यांच्या टोळ्यांशी जगडत होत्या असे जोर्ग्वेदात वर्णन आले आहे त्या क्रमाक्रमा पराजित होत गेल्या आणि त्यांना आर्यांची सेवाचाकरी करमण लोकांचे आमरणदायत्व करण्यासाठी परमेश्वराने शूद्राला जन्माला घातले असे मनुस्मृतीत म्हटलं आह तैत्तरीय ब्राह्मण आणि इतर ब्राह्मण ग्रंथ यावरून आपल्याला असे आढळून येते की स्मृतीने शूद्राला जे स्थान दिले आहशाच प्रकारचे स्थान शूद्रांना सदर ब्राह्मण ग्रंथांनी दिले आता म्हणून दास किंवा दस्यू यांना प्रथम आर्यनी पादक्रांत केले व त्यानंतर दास व दसे यांचे हळूहळू शुद्रात रुपांतर होत गेले असे अनुमान काढणे संयुक्तिक होईल या मातावरून असे दिसते की शूद्र हे दास दस्यू होत आणि शूद्र हिंदुस्थानाचे मूळचे रहिवाशी होत ते अगदी वन्यावस्थेत राहत होते व त्यांची संस्कृती अगदी रानटी होती आता या मुद्द्यासंबंधी आपण विचार केला पाहिजे पहिला मुद्दा अलग नाही त्या दुसरा एक मुद्दा अंतर्गत संयुक्त मुद्यालय भाग अ दास व दस्यू एक लोक होत दुसरा भाग असा है कि दास व दस्यू हे आ शूद्र हे एक प्रकार होत दास व दस्यू एकोक होत मजे एक लोक होत अन्ने ठीक है पी सत्यता संशयास्पद है दास व दस्यू हे एक प्रकार होत अशा अर्थाने ऋग्वेदा पुष्कर सन्दर्भ आड़ता पण ते सारे संदर्भ या बाबतीत निर्णयात्मक स्वरुपाचे नाहीत काही ठिकाणी ऋग्वेदात दास व दस्यू हे शब्द अशा अर्थाने वापरले होते की जणू काही त्यांच्यात भेद नाही शाबर शुष्ण, वृत्त आणि पिप्र यांना ऋग्वेदात दास व दस्यू असे म्हटले आह दास व दस्य हे दोघेही इंद्र आणि देव आणि विशेषतः अश्विन यांचे शत्रू होत असे ऋग्वेदात त्यांचे वर्णन केले आहा दास व दस्यू या दोघांचीही शहरे इंद्र व देव यांनी जमीनदोस्त केली असे ऋग्वेदात वर्णन केल आहा दास व दस्यू यांच्या पराभवाचे फळ एकच होते असे ऋग्वेदात वर्णन आहे आह तळ म्हणजे पाण्याची मुक्तता आणि प्रकाशाचा उदय दभीती याची मुक्तता कशी झाली याचे ऋग्वदात वर्णन कलि आहा याप्रसंगी दास व दस्यू या, या दोघांनाही निर्देश क्लिआ दभीतीची मुक्तता दासांपासून क्लि असे एका ठिकाणी वर्णन कलिआणि त्याची मुक्तता दस्यूपासून क्लिअसं दुसऱ्या ठिकाणी म्हटलं आहा वर दाखविलेल्या ऋग्वेदातील संदर्भावरुन असे दिसते की दास व दस्यू हे एकच होत निरनिराळे लोक नव्हते ऋग्वेदात जे इतर संदर्भ आहेत यावरुन असे वाटते की दास व दस्यू हे निरनिराळे लोक होत दास यांचा उल्लेख ऋग्वेदा चौपन्न ठिकाणी केला आहे त्याचप्रमाणे दस्यू यांचा अठ्याहत्तर ठिकाणी दास व दस्यू हे दर वेगवेगळे लोक नव्हते तर ऋग्वेदात इतक्या अनेक ठिकाणी त्यांचे भिन भिन्न भिन्न उल्लेख का केले होते यावरुन असा अंदाज बांधता येतो की दास व दस्यू हे निरनिराळ्या दोन जमातीचे लोक असावेत दास व दस्यू हे आणि शूद्र हे एकच होते असा जो संयुक्त मुद्यांचा दुसरा भाग आहे वरील विभेजन लक्षात घेतले तर अगदी बिनबुडाचा भाग दिसतो शूद्र लोक म्हणजे दास व दस्यू हे लोक होत असे म्हणणारे लोक आपल्या मताला पुष्टी मिळविण्यासाठी शूद्र या शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट करून पुढे मांडतात त्याचे म्हणणे असे की शूद्र हा शब्द शुक्र म्हणजे दुःख आणि द्रु म्हणजे व्याकुळ होणे या शब्दापासून झाला आहे शुद्र या शब्दाचा अर्थ दुखाने व्याकु झालेला असा होतो शुद्र या शब्दाची अशा प्रकारे जी उत्पत्ती लावतात हो ते आपल्या मताला पोषक म्हणून वेदांत सूत्रात तीन तीन चौतीस जनश्रुतीसंबंधी सांगितलेल्या कथेचा आधार घेतात ही कथा अशी आहे की हंस पक्षी आपणासंबंधी अत्यंत तिरस्कारपूर्वक बोलत आहेत हे ऐकून जनश्रुती दुःखाने व्याकूळ झाला काणे यांच्या धर्मसूत्र दोन एक पान एकशे या ग्रंथातील संदर्भ विष्णू पुराणात तशाच प्रकारची उत्पत्ती दिलेली आहे वर उल्लेखलेली विदाणे कितपत समर्थनीय शुद्र हा शब्द विशेष नाम म्हणून समजला जात नाही तर तो दुसऱ्या धातूपासून बनलेला शब्द आहे असे समजणे म्हणजे भाषेचे दारिद्र्य कबूल करणे होय आपल्या म्हणाला पोषक अशा शब्दाच्या खोट्या उत्पत्त्या तयार करणे ही एक मोठी कला आहे आणि या कलेत ब्राह्मण ग्रंथकारांचा जगात कोणीही हात धरू शकणार नाही संस्कृत भाषेत असा एकही शब्द मिळणार नाही की ज्याच्याबद्दल ब्राह्मण ग्रंथकार व्यपत्ती तयार करून ठेवणार नाहीत उपनिषद या शब्दांच्या व्यपत्त्या निरनिराळ्या ब्राह्मण ग्रंथकारांनी निरनिराळ्या सांगितल्या आह यासंबंधी प्रोफेसर मॅक्सम्युलर यांनी खालीलप्रमाणे विचार प्रदर्शित कलिआह ब्राह्मण ग्रंथकारांनी याबाबतीत स्पष्टीकरण जाणून बुजून इतकी उलटी मांडली आहे की त्यांच्यातील एकमत कोणत्या स्पष्टीकरणाबद्दल आहे हे समजून घेणे कठीण झाले आहा याबाबतीत आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्धवट शिकलेल्या लोकांची प्रवृत्ती अशी असते की ज्या शब्दांचा अर्थ प्रचारात जास्त आहे त्या अर्थाला जुळणारी त्या शब्दाची उत्पत्ती ते धुंडून काढतात व मान्य करतात अशा प्रकारे तयार केलेल्या उत्पत्त्या आरण्य ग्रंथात भरपूर आढळतात व्युत्पत्ती याचा जो खरा अर्थ आपण समजतो त्या खऱ्या अर्थाने आरण्यकालातील उत्पत्त्या लावलेल्या आपल्याला आढळत नाहीत त्या व्युत्पत्त्या म्हणजे शब्दांची उडादान करून विशिष्ट अर्थाने जुळणारे त्यांचे अर्थ लावणे अशा रीतीने तयार केले आहेत वेदांत सूत्र आणि वायूपुराण विष्णू पुराण यामध्ये शूद्र शब्दाची उत्पत्ती सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तोही प्रोफेसर मुलर यांनी सांगितलेल्या तरेचा आहे शूद्र हा धातू साधित आहे व त्याचा अर्थ दुःखाने व्याकू झालेले लोक असा होतो असा जो अर्थ सांगण्याचा या ग्रंथांनी प्रयत्न केला आहे तो बालिश व निरर्थक आहे एवन्स तो ताज्य आहे ब्राह्मण ग्रंथकार म्हणतात की शूद्र शब्द धातू साधित आहे याच्या उलट असे म्हणता येईल की शुद्र हा धातूसाधित शब्द नाही तर तो स्वतंत्र शब्द आहा आणि तो शब्द एका जमातीचे किंवा टोळीचे विशेषणा म्हणून वापरलेला आहे याला आपल्याजवळ प्रत्यक्ष पुरावा आह सिकंदरने हिंदुस्थानावर स्वारी केली, तिचा इतिहास इतिहासकारांनी लिहिला आह त्या स्वारीच्या वेळी हिंदुस्थानात स्वतंत्र व स्वायत्त अशी लोकसत्ताक राज्य अस्तित्वात होती व त्या राज्यांनी सिकंदरला टक्कर दिली असतिहासांनी लिहिले आहा ही लोकसत्ताक राज्य निरनिराट टोळ्यांची मिळून झाली होती व प्रत्येक टोळीला वेगवेगळे नाव होते अशा लोकसत्ताक राज्यातील टोळीपैकी सोदरी या नावाने समोरली जाणारी एक टोळी होती ती महत्वाची टोळी होती सिकंदरबरोबर ज्या टोळीने युद्ध केले त्यापैकी सोदरी एक टोळी होती इतर टोळीप्रमाणे याही टोळीचा पाडाव सिकंदरने केला होता सोदरी लोक म्हणजेच पूर्वीचे शूद्र असा लॅसेनचा ग्रंथकाराने आपला अभिप्राय व्यक्त केला आहे पतंजलीने महाबाष्याच्या एक दोन तीन या श्लोकात शूद्राचा उल्लेख केला आह शूद्र व अभर हीच श्लोक होत अस पतंजलीन आपल मत व्यक्त कलि आह महाभारतातील सवा 32 बत्तीसाव्या अध्यायात शुद्र लोकांचा प्रजासत्ताक राज्यासंबंधी उल्लेख आढळतो विष्णूपुराण मार्कंड़ पुराण आणि ब्रह्मपुराण यात असे म्हटल आहा की शुद्रांची टोळी ही अनेक टोळ्यांपैकी एक स्वतंत्र टोळी आहे आणि विंद्य पर्वताच्या उत्तरक्कडील प्रदेशात ती टोळी राहत असून दोन दास व दस्यू हे अनार्य लोक होते हे दाखविण्यासाठी ते शुद्ध वांशिकर्थाने वापरले आहेत काय तसे जर असेल तर शुद्र हे हिंदुस्थानचे मूळ रयशी होते हे सिद्ध करण्यास काही सूचकप्रवाह आहे काय या दोन प्रश्नांचा विचार करणे जरूर आहे या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले तर दास व दस्यू आणि शूद्र हे एकच लोक होत असे म्हणता येणे शक्य नाही दस्यू हा शब्द अनार्य लोक यांना उद्देशून वांशिक वापरला आहे हे दाखविण्यास पुरावा नाही उलट आर्यवंशाचे रीतीरिवाज न पाळणारे लोक अशा अर्थाने दसव्या हा शब्द वापरला आहे याला भरभक्कम पुरावा आहे याबाबतीत महाभारताच्या शांतीपर्वातील पासष्टाव्या अध्यायातील तेतीसावा श्लोक विचारात घ्यावा तो श्लोक असा दृश्यते मानुषे लोके सर्व वर्णष्दस्यबहा लिंगांतरे वर्तमाना आश्रम चतुषी अर्थ सर्व वर्णात आणि सर्व आश्रमात दसलोकांचे अस्तित्व आढळण येते दस्यू हा शब्द अणाऱ्या लोकांची टोळी दर्शना शब्द म्हणून वापरण्यात येत नव्हता हे महाभारतातील वरील उतऱ्यावरून स्पष्ट दिसून येते हा उतारा म्हणजे एक निर्णायक पुरावा होय याबद्दल शंका घेण्यास मुळीच वाव राहत नाही दस्यू हा शब्द कसा उत्पन्न झाला हे सांगणे कठीण आहे याबाबतीत असे मत प्रचलित आहे की हिंदी आर्य लोकांनी दस्यू हा शब्द हिंदी इराणी लोकांना शिमी म्हणून वापरला होता या मतात अतिशयोक्ती किंवा ओढातान दिसत नाही हिंदी आर्य व हिंदी इराणी लोकांनी या लोकांत जगडे होते असा इतिहास सांगतो यावरून हे शक्य आहे की हिंदी आर्य लोकांनी आपल्या शत्रूंना तिरस्कारपूर्वक रीतीने संबोधण्यासाठी दस्तीव हा शब्द उत्पन्न केला असेल ही विचारसरणी खरी मांडली तर दस्तीव हे हिंदुस्थानचे रहिवाशी होते असे म्हणता येणार नाही दास या शब्दाबद्दल विचार केला तर असा प्रश्न प्रथम उपस्थित होतो की झेन अवेस्ता यात वर्णन केलेले अजही दाहक आणि दास या शब्दांमध काही संबंध आहे काय अजही दाहक हा समिश्र शब्द अजही व दाहक या शब्दांनी मिळून झाला आह अजही म्हणजे साक साक्षस दाहक हा शब्द दाह या धातूपासून दा झालिला आह दाह म्हणजे चावणी इजा करण अजही दाहक याचा अर्थ चावणारा राक्षस असा होतो झुआक या नावान हिंदी इराणी लोकात सामान्यपण संबोधला जाणारा जो माणूस आह्याला अजही दाहक असे योग्य नाव दल आहा झोहाक याचा याष्टवाङ्मयात पुष्कळ वळा उल्लेख किला हा राक्षस बॅबिलॉन राहत होता व तिथ ते त्या राजवाडा बांधला होता जाते। या जगात पावित्रचे जे राज्य चालले आहे। त्याचा विनाश करण्यासाठी राक्षसांचा प्रमुख आंग्र मायन्यू या् अजही दाहक याला उत्पन्न कल हिंदी लोकांचा प्रसिद्ध राजा इमा याच्याबरोबर अजही दाहक यांनी युद्ध सुरु कल त्यात त्यानी शीमाचा पाडाव करून युद्धात ठार क्षायिता म्हणजे चकाकणारा तजस्वी किंवा राजणारा या अर्थाने इमाचा अवेस्तामध्यक्ष वेळा उल्लेख कला आह क्षी या धातूचे दोन अर्थ आह चकाकस्वी होण किंवा राज्य करला अवेस्त हवंत व्हा असिचे विशेष दिलि फार आढळत हवंत म्हणजे मेळण्यांचा चांगला कळप बाळगणारा हा अवेस्तातील इमा क्षायता पुढील पार्शियन भाषेत जमसिद्ध झाला अशा दंतकता प्रचलित आहेत की जमशिद राजा विवनद्वंताचा मुलगा होता तो इराणच्या इतिहासाचा नायक होता पर्शियन संस्कृतीचा संस्थापक होता तो पेज दिया या घरण्याचा राजा होता यासनं नऊ व पाच यात म्हटले आहे की हस्म याचा बेधडकपणे चक्कासूर करणारा या जगातील पहिला माणूस विवंशक हा होय या कार्याबद्दल विवंशसला वर मिळाला त्या वराने त्याला मुलगा प्राप्त झाला तो मुलगा म्हणजे तेजस्वी व मेंढ्यांचा चांगला कळ बाळगणारा मानवात श्रेष्ठ पराक्रमी व सुत्यासारखा प्रकाशवान असलेला ज्याने आपल्या कारकिर्दीत सरदार व जनावरे यांना अमर केले व पाण्याचे प्रवाह बारा मास अखंडपणे वाहत ठेवले व वृक्षांना अमर केले तो राजा इमा होय त्याच्याजवळ शाश्वत आध्यात्मिक तेज होते कीर्तिवंत इमाच्या कारकिर्दीत कडक थंडी किंवा कडक उन्हाळा वृद्धत्व मृत्यू आणि तिरस्कार ही कधीच अस्तित्वात आली नाहीत झेन अवेस्तातील दाहक व ऋग्वेदातील दास हे एकच होते की काय त्यांच्या नावात जे साम्य आहे त्याला महत्व द्यावायचे म्हणले तर ते शब्द म्हणजे एकाच माणसाची दोन नावे होत हे उघड होते संस्कृतमधील दास आ शब्द अवेस्तातील दाह आ शब्द होऊ शकतो याचे कारण असे की संस्कृतीतील स याचे रुपांतर ह असे सहजपणे होऊ शकेल या एका पुराव्यावरून आपण असा निष्कर्ष काढला की ऋग्वेदातील दास व झेन अवेस्तातील दाहक हे एकच लोक होत तर तो निष्कर्ष केवळ त्या एका पुराव्याच्या आधारामुळे एक प्रकारची कलोपकल्पित कल्पना ठरेल या पुराव्याशिवाय या बाबतीत दुसरा पुरावा आहे हा पुरावा इतका सबळ व भरभक्कम आहे की यावरून दास व दाहक हे लोक एकच होत असा निष्कर्ष कढाव्यास मार्ग पुढे पाहण्याची मुळी जरुरी वाटत नाही यासनं हा नऊ मध्ये दाहक याचे असे वर्णन केले आहे की त्याला तीन डोकी व सहा डोळे होते अजही दाहक याचे असे अवेस्तातील वर्णन ऋग्वेदातील दास याच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते या दोघांचे शारीरिक वर्णन इतके सारखे असावे हे आश्चर्यकारक आहे ऋग्वेदातील दास व अव्यस्तातील दाहक हे एकच लोक होत ही विचारसरणी जर ग्राह्य धरली तर हे उघड आहे की दास हिंदुस्थानातील मूळचे रहिवासी नव्हते तीन शूद्र वन्यावस्थेत राहणारे हिंस्र लोक होते काय दास व दस्यू हे वन्यावस्थेत राहणारे हिंस्र लोक नव्हे ते आर्यान इतक सुसंस्कृत लोक होते, एवढ़ नव्हे तर आर्यानपक्षी प्रबळ व पराक्रमी होते, या मुद्द्याला ऋग्वितातून पुरावा मिळतो या मुद्द्याला सुरक्ष गोशवाराश्री अय्यंगार यांनी खालीलप्रमाणे दिला आह दस्यु शरात राहत असत ऋग्व एक त्रेपन्न आठ एक एकशे तीन तीन तीनियराजांचे प्रचारजन होत त्या राजांपैकी बऱ्याच राजांची नाव सांगण्यात आली आह दस्यूंजवळ साठवून ठलिपत्ती असत ऋग्वेद 7 चाळीस सहा साठवून ठेवलेली संपत्ती म्हणजे गाई घोडे आणि रथ ऋग्वेद 2-15-4, ही संपत्ती जरी शंभर अशी असलेल्या शहरात ठेवली होती ऋग्वेद 1 तेतीस 4 दसू श्रीमंत होते ऋग्वेद 1 तेतीस 4 आणि सपाट जमिनीमध्ये आणि दऱ्याखोऱ्यात त्यांनी आपली मालमत्ता तयार करून ठेवली होती ऋग्वेद दहा एकोणसत्तर सहा त्यांच्या अंगावर सोन्याची व जवाहिराचे हिराचे असत ऋग्वेद एक तेहतीस आठ त्यांचे पुष्कळ किल्ले होते ऋग्वेद एक तेहतीस तेरा सात सतरा चौदा दसू राक्षस आणि आर्यदेव हे अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने घालून राहत असत ते लोखंडी किल्ल्यात राहत असत अथर्ववेद पाच ऋग्वेद दोन वीस आठ भक्त होता त्याचा रुचात वारंवार उल्लेख केला आहे इंद्राने त्याच्यासाठी दसूचे शंभर दगडी किल्ले जिंकून घेतले ऋग्वेद 4-3-20 आर्य अग्नीची पूजा करीत असत दस्यू अग्नीची पूजा करीत नसत अग्नी आर्यांच्या तर्फे प्रदाप्त तमान होऊन दस्यूंची शहरे जाळीत असे ऋग्वेद सात पाच तीन आर्यांची गुरे चोरून आणून दस्यूंनी त्यांना दगडीत तुरुंगात गोठ्यात ठेवले होते बृहस्पतीने तो तु तु तुरुंग फोडला ऋग्वेद चार सदुसष्ट तीन दस्यूंजवळ रथ होते व त्यांचा प्रमाण युद्धात उपयोग करीत असत आर्यांजवळ जी शस्त्रे होती ती शस्त्रे दस्यूंजवळ होती ऋग्वेद 8, 24, 27, तीन तीस पाच दोन पंधरा दास व दस्यु आणि शूद्र हे एकच लोक असे मन्ने म्हणजे कल्पनेची भरारी आहे ते मन्ने म्हणजे कल्पनेची वावडी वाऱ्यावर सोडून देणे होय या म्हणण्याला आतापर्यंत मान्यता दिली गेली याचे कारण हे की ते म्हणणे आदरणीय विद्वानांच्या तोंडून बाहेर पडले होते परंतु ते मने सिद्ध करणारा पुरावा कोठही मिळत नाही दास हा शब्द ऋग्वेदात चौपन्न वेळा आणि दस्यू हा शब्द अठ्याहत्तर वेळा वापरला आहे हपूर्वी सांगितल आहा दास व दस्यू हे एकच लोक होते। या भावनेनिचा उल्लेख ऋग्वेदात काही ठिकाणी कला आह शूद्र हा शब्द ऋग्वेदात फक्त एकदाच वापरला आहा आणि तो अशा प्रकारे वापरला आहे की दो ज्या संदर्भाने वापरला आहे त्या संदर्भाशी दास व दस्यू या शब्दांचा काहीच संबंध नाही वर जे विवेजन केले आहे ते लक्षात घेतले तर कोणता सुबुद्ध माणूस असे विधान करील की शूद्र आणि दस व दस्यू हे एकच लोक होत याबाबतीत लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट अशी आहे की दास व दस्यू ही नावे पुढील वैदिक वाङ्मयातून अजिबात अदृश्य झाली याचा अर्थ असा की दास व दसू यांना आर्यांनी संपूर्णपणे आत्मसात करून टाकले परंतु शुद्रांची गोष्ट काहीशी निराळी आहे अगदी प्राचीन काळच्या वैदिक वाङ्मयात शुद्रासंबंधी काहीच उल्लेख आढळत नाही परंतु पुढील वैदिक वाङ्मयात शुद्रासंबंधी काहीच उल्लेख आढळत नाही परंतु पुढील वैदिक वाङ्मयात शुद्रासंबंधी भरपूर उल्लेख आढळतात या सर्व पुराव्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते की शुद्र लोक दास व दस्यू या लोकांहून निराळे लोक होते चार शूद्र अनार्य होते काय याबाबतीत श्रभ कोण म्हणतात ब्राह्मण ग्रंथ त्याचप्रमाणे धर्मसूत्रे जेव्हा लिहिली गेली तेव्हा या ग्रंथाच्या लेखकांनी आर्य आणि शूद्र यांच्यात असलेला भेदभाव सतत नजरेपुढे ठेवला होता तांड्य ब्राह्मणात लुटूपुटूच्या लढाईचे वर्णन केले आहे यात असे म्हटले आहे की शुद्र व आर्य कातड्यासाठी लढतात त्यांची लढाई अशा बेताने चालते की तीत आर्यरंग यशस्वी होतो आपत् धर्मसूत्र एक एक, एक म्हणते की स्वतः भिक्षा मागून आणलेले अन्न ब्रह्मचारी जर खाऊ शकत नाही तर ते त्याने आर्याजवळ ठेवावे किंवा त्याच्या गुरुचा जो दास शूद्र असेल त्याला ते अन्न द्यावे त्याचप्रमाणे गौतम सूत्राने दहा एकोणसत्तर शूद्राला अनार्य हा शब्द वापरलेला आहे शूद्र व आर्य यांच्यात असलेला भेद किती कडक रीतीने पाळला जात होता याचे जास्त स्पष्टीकरण होणे जरूर आहे शूद्र हे अनार्य होते असा जो पुरस्कार करण्यात येतो त्याला आधार म्हणून याचे जास्त स्पष्टीकरण होणे जरूर आहे शूद्र हे अनार्य होत असा जो पुरस्कार करण्यात येतो याला आधार म्हणून खालील पुरावे विशेष महत्वाचे आहेत अथर्व वेत चार वीस चार देव ही लता माझ्या उजव्या हातात ठेवी तिच्या साह्याने मी प्रत्येकाला पाहतो शूद्राला तसेच आर्याला कथक संहिता चौतीस पाच शूद्र व आर्य यांचा कातड्यासाठी तंटा होतो देव व दैत्य राक्षस याच्या सूर्यासाठी तंटा उत्पन्न झाला देवांनी लढून सूर्य मिळवला शुद्रांशी तंटा करण्याने आर्य वर्णाला यश मिळविण्यास आर्य भाग पाडतो व तो स्वतःला यशस्वी करतो आर्य देवाच्या गाभाऱ्यात राहील शूद्र देवांच्या गाभाऱ्याबाहेर राहील कातडी सूर्याच्या आकाराप्रमाणे पांढरी वर्तुळाकार राहील वाजसनेही संहिता तेवीस तीस एकतीस जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धन्याला या हरणीबद्दल प्रेमभाव वाटत नाही तेव्हा शूद्राच्या पत्नीला आर्य जर प्रेमी असला तर त्या शुद्राला त्या वाढीची इच्छा नसते जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धान्याला या हरणीचा राग येतो जेव्हा शूद्र माणूस आर्यश्रीचा प्रियकर होतो तेव्हा पती त्या प्रेमाच्या समृद्धीबद्दल आपली संमती देत नाही वरेन लोकांवरून हे स्पष्ट होते की शूद्र व आर्य हे वेगवेगळे लोक होते व वा त्यांच्यात वैर होते यावरून पर्यायने असे सिद्ध होते की शूद्र हे अनार्य होत परंतु असा निष्कर्ष एकदम काढणे जरा घाईचे होईल क्षुद्र हे अनार्य होत असा निष्कर्ष वरिष्ठ लोकातील माहितीवरून काढण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट ही की पूर्वी सांगितल्याप्रमाणे व ऋग्वेदात उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून असे म्हटले पाहिजे की आर्यात दोन प्रकार आहेत वैदिक आर्य व निर्वैदिक आर्य ही गोष्ट लक्षात घेतली तर असे मान्य करावे लागते की एक प्रकारचे आर्य दुसऱ्या प्रकारच्या आर्याबद्दल दुजाभावाने आणि वैरभावाने बोलत असतील हा मुद्दा लक्षात घेतला तर पुढची पायरी अशी होते की शूद्र व आर्य यांच्यात जो वैर्भाव वर्णन केला त्यावरून शूद्र हे अनारे होते असा निष्कर्ष काढता येत नाही शूद्र हे दुसऱ्या प्रकारचे आर्य होते असे म्हणता येईल शूद्र हे अनारे नव्हते तर ते आर्य होते परंतु त्यांची टोळी किंवा त्यांची जमात किंवा त्यांचा पंतही निराळी होती असा निष्कर्ष काढणे शक्य आहे या निष्कर्षाला पोषक अशी माहिती हिंदू धर्माच्या पवित्र वाङ्मयात मिळते ती पुढील आहे एक अथर्व वेद एकोणीस बत्तीस हे दर्भा मी ब्राह्मणांना राजण्याना शूद्रांना आर्यांना जे जे आम्हाला आवडतात आणि जे जे आम्हाला पाहू शकतात त्या सर्वांना मी प्रिय होईल असे कर दोन अथर्व वेद एकोणीस बासष्ट एक मी देवामध्ये आवडता होईल असे कर मी रायगणमध्ये आवडता होईल असे कर जो पाहतो मग तो शुद्र असो वा वारे असो त्या प्रत्येकाला मी आवडेल असे कर तीन वाजस्नेही संहिता अठरा अठ्ठेचाळीस हे अग्नी आम्हाला राजामध्ये तेज दे आम्हाला ब्राह्मणांमध्ये तेज दे आम्हाला वैश्यांमध्ये व शुद्रांमध्ये तेज दे मला तेजात तेज मिळवून ते तेज दे चार वाढ सनेही संहिता 20 सतरा आम्ही गावात वनात लोकांच्या सवेत जाणून बुजून शुद्रांविरुद्ध किंवा आर्यांविरुद्ध एखादे पाप केले असेल आमच्यापैकी एकाने अतिथीच्या पाहुणचारात काही न्यून पाडून एखादे पाप केले असेल तर त्या पापांचा तू विध्वंसक आहेस पाच वाढ संहिता अठ्ठावीस अठ्ठेचाळीस हे लोक ब्राह्मण राजण्य, शुद्र आर्य आणि माझा स्वतःचा शत्रु यांना उद्देशून मी मंगलकारक शब्द बोलत आहे तर देवांना आणि या जगात दक्षिणा वाटणाऱ्यांना मी प्रिय हो माझी ही इच्छा पूर्वी जाऊ तो माझ्या अंकित राहो वरील उतार्यातील विधाने काय दर्शवतात पहिल्या उतार्यातील विधान असे स्पष्ट दर्शवते की ब्राह्मण व आर्य व यांच्यात भेद होता ब्राह्मण अनार्य होते असे म्हणता येईल काय दुसऱ्या उतार्यातील विधाने असे दाखवितात की शुद्रांचे प्रेम व सदिच्छा प्राप्त करून घेण्यासाठी लोक देवाची प्रार्थना करीत असत शूद्र जर वन्यावस्थेत राहणारा हिंस्र माणूस होता तर मग लोक त्याचे प्रेम व सदिच्छा संपादन करण्यासाठी परमश्वराची प्रार्थना करीत असत असे म्हणणे तरी तर्काला पटणारे दिसते काय वरील उतार्यातील विधाने खरी मांडली तर असे म्हणता येते की त्या विधानावरुन शूद्र अनारे होते असे सिद्ध होत नाही पाच धर्मसूत्रा शूद्रांना अनारे म्हटले आह वासनिसहित शुद्र स्त्रीला अत्यंत तिरस्कारपूर्वक रीतीने वागविले आहे तथापि त्यावरून शूद्राच्या परिस्थितीबद्दल फारसा बोध होत नाही शूद्रांना तुच्छतेने लेखणारे जे पुरावे धर्मसूत्रात आढळतात त्यावरून शूद्र हे अनारे होते असे सिद्ध करता येत नाही याची दोन कारणे आहेत पहिले कारण असे की सर्व धर्मसूत्रे आणि इतर धार्मिक ग्रंथ हे शूद्रांच्या शत्रूंनी लिहिले ही गोष्ट यापुढे सप्रमाण दाखविण्यात येईलच म्हणून या ग्रंथातील शूद्राविरुद्ध असलेले मुद्दे यांना पुरावे म्हणून किंमत देता येत नाही या ग्रंथातील शूद्रांविरुद्ध असलख्वि खरोखर वस्तुस्थितीदर्शक म्हणून ग्रंथकारांनी मांडले होते की खोट्या नाट्या गोष्टींची किचडी करून त ते मुद्द त्यांनी मुद्दाम रचल होत ह समजणे फार कठीण आह शूद्रासंबंधी इतर ग्रंथात ज्या गोष्टी मुळीच जुळत नाहीत ही, ही लक्षात ठेवण्यासारखे आह धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना उपनयनविधीचा आणि पवित्र जाणवे घालण्याचा अधिकार नाही परंतु संस्कार गणपती या ग्रंथात असा स्पष्ट उल्लेख आहे की शूद्रांना उपनयन विधीचा अधिकार आहे धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही परंतु छादोग्य उपनिषदाय चार एक दोन जनश्रुती या शूद्रांची जी कथा सांगितली आहे तीवरून असे दिसते की शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार होता ती कथा अशी की जनश्रुती शूद्राला रय क या आचार्याने वेळ शिकविला यापेक्षा प्रबळ पुरावा कवश ऐलुश याचा आह कवश ऐलुश हा शुद्र ऋषी होता ऋग्वेदातील दहाव्या मंडळात ज्या रूचा आह त्यातील बऱ्याचशा ऋषा कवश रसले यानिरल्या धर्मसूत्रे म्हणतात की शुद्रांना वैदिक विधी वयज्ञ करता येत नाही पूर्वमीमांसाचा कर्ता जैमिनी याने फार प्राचीन काळच्या एका गुरुचा उल्लेख क्लाआह तो गुरु म्हणजे बदरी बदरीचे ग्रंथ काळाच्या उदरात गडप झाल किंवा गडप करण्यात आल जैमिनीने असे म्हटले आहे की शूद्रांना वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार आहे या तत्वाचा बदरीने पुरस्कार केला भारद्वाज श्रौतसूत्र पाच अठ्ठावीस म्हणते की वैदिक वैदिकयज्ञ करण्याला अवश्य से तीन पवित्र अग्नी लागतात ते तिन्ही अग्नी पेटविण्याचा अधिकार शूद्रांना आहे असे मान्य करणारा एक पंडितांचा पंत आहे त्याचप्रमाणे कात्यान श्रौतसूत्र एक चार सोळा टीकाकाराने असे कबूल केले आहे की शूद्रांना वैदिक विधी करण्याचे अधिकार आहेत असा निष्कर्ष ज्यावरून काढता येईल असे कित्येक भाग वेदात आहेत धर्मसूत्रे म्हणतात की क्षुद्रांना पवित्र सोमरस पिण्याचा अधिकार नाही परंतु शुद्रांना परमेश्वरी पेय पिण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्याला अश्विनांच्या कथेत नक्की पुरावा सापडतो ती कथा अशी एकदा असे झाले की सुकन्या आंघोळ करून विवस्त्र स्थिती धुभी असताना अश्विनांनी तिला पाहिले च्यवन ऋषीची तरुण पत्नी होती लग्नाच्या वेळी च्यवन इतका मात्रा होता की आज मरतो की उदर सुकन्याचे सौंदर्व तारुण्य पाहून अश्विन तिच्यावर मोहित झाले ते तिला म्हणाले तू आम्हापैकी एकाला पती म्हणून माळ घाल तू तु तु तुझे तारुण्य वाया घालवायस हे तुला शोभत नाही मी पतिव्रता आहे असे उत्तर देऊन सुकन्येने अश्विनांची विनंती नाकारली त्यांनी तिच्यापुढे करार ठेवला ते म्हणाले आम्ही दोघे स्वर्गाचे प्रसिद्ध वैद्य आहोत आम्ही तुझ्या पतीला तरुण व सौंदर्यवान करू हे जर तुला कबूल असेल तर तू आम्हीपैकी एकाला पती म्हणून मान्य कर अश्विनांची हुद्गार ऐकून सुकन्या चवनकड़ गेली व तिने त्याला ते निवेदन कल चवन सुकन्याला म्हणाला तू तसे कर कराराप्रमाणे सर्व गोष्टी झाल्यानंतर अश्विनांनी चवनाला तरुण केले, यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला की देवांचे पिय जे सोमरस पिण्याचे अधिकार अश्विनांना आहे काय अश्विन हे शुद्र म्हणून त्यांना सोमरस पिण्याचा अधिकार नाही असा इंद्राने युक्तिवाद कला अश्विनांनी चवनाला शाश्वत तरुण दिल होते त्यांनी युक्तिवाद करून अश्विनांना सोम्र देण्यास इंद्राला भाग पाडले सहा शूद्रय अनार्य आहेत असे दाखविणारे जे पुरावे धर्मसूत्रात आढळतात ते या बाबतीतील विश्वसनीय पुरावे म्हणून ग्राह्य मानता येत नाही याचे दुसरे एक कारण आहे हे पुरावे मनुच्या मताला पोषक ठरत नाहीत शूद्रय आर्य की अनार्य हा प्रश्न निकालात काढताना मनुस्मृतीतील खालीस लोकांचा विचार लक्षपूर्वक करणे जरूर आहे ब्राह्मणांपासून उत्पन्न झालेल्या जातीची स्त्री व शूद्र स्त्री यांना वरिष्ठ जातीतील पुरुषापासून मुले झाली तर त्या मुलांच्या जातीला सातव्या श्रेष्ठ जातीचा दर्जा प्राप्त होतो शूद्राला ब्राह्मणाचा दर्जा मिळविता येतो आणि ब्राह्मण अधोगतीला जाऊन शूद्राच्या दर्जाला पोहोचतो हाच नियम क्षत्रियांच्या किंवा वैश्यांच्या संततीला लागू होतो अनार्य स्त्रीपासून आर्य पुरुषाला मुलगा झाला व ब्राह्मण स्त्रीपासून अनार्य पुरुषाला मुलगा झाला तर त्या दोन मुलांपैकी कोणाला श्रेष्ठ मानावे याबद्दल शंका उत्पन्न झाली तर तिचा निकाल येणेप्रमाणे लावावा अनार्यस्त्रीपासून आर्यपुरुषाला मुलगा झाला तर तो आपल्या अंगच्या सद्गुणाने आर्य होऊ शकतो परंतु अनार्यपुरुषाचे संतान आर्यस्त्रीपासून जरी झाले असले तरी ते आर्यासारखे होऊ शकणार नाही अनार्यच राहील मनुस्मृती दहा श्लोक चौसष्ट सदुसष्ट मनुस्मृतीतील चौसष्ट श्लोक अध्याय दहा गौतम धर्मसूत्रात चार बावीस आढळतो या श्लोकाचा खरा अर्थ काय आहे याबद्दल विद्वानात मतभेदात थोडी लड़त चालू आहे। नीर निरनिराळ्या विद्वानांनी या श्लोकाचे जे अर्थ कलिआहे त्यांचा सारांश बुटलर यांनी खालील शब्दात दिला आहे। मेद, गोव कुल्ल आणि राज यांच्या मताप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा होतो की शुद्रस्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्यापासून उत्पन्न झालिली मुलगी व तिचे मुले या सर्वांनी जर ब्राह्मणाशी लग्न कली तर त्या शूद्रस्त्रीपासून सहावी मुलगी जन्माला येईल तिची मुले ब्राह्मण समजली जातील गौतम सूत्रात या श्लोकाशी जुळणारा एक भाग आहे त्या भागावर हरदत्त यांनी जी टीका केली आहे तिच्या अशी वरील अर्थ जुळतो तथापि नारदसूत्र व नदरसूत्रही या श्लोकाचा निराळाच अर्थ लावतात त्याचे मत असे की ब्राह्मण पुरुष व शुद्रश्री यांच्यापासून उत्पन्न झालेला मुलगा किंवा मुलगी परासव म्हणून समजले जातात अशा प्रकारच्या मुलांनी नीतीमत्ता श्रेष्ठ असलेल्या इतर सद्गुणाने युक्त असलेल्या परासव मुलीशी जर लग्न केले तर त्याच्या वंशजांनीही तशाच लगने केली तर सहाव्या पिढीत जन्मलेले मूल ब्राह्मण म्हणून समजले जाईल बौद्धायन सूत्रातील एक सोळा तेरा चौदा हा श्लोक नंदन सूत्रात उद्रुत केला आहे श्लोकाचा अर्थ येणे निषात पुरुषाला निशाश्रीपासून जी संतती होती ती आपल्या आईबापाचे शुद्रत्व पाचव्या पिढीच्या आत नाहीशी करत अशा संततीच्या पाचव्या पिढीतील मुलांचा उपनयन विधी करण्यासारखत नाही अशा संततीच्या साव्या पिढीतील वंशजाचे यज्ञकर्म करण्यासारखंच नाही बौधायन सूत्रातील हा बाग खरा आहे त्याबद्दल मद्रास येथे जी या सूत्राची हस्तप्रत उपलब्ध झाली आहे तीवरून दिसून येते की या भागावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मण पुरुष व शुद्रस्त्री यांच्यापासून जे मुलगे उत्पन्न होत त्यांना आर्यत्व मिळण्याचा अधिकार होता मनुस्मृतीतील श्लोकांचाही अर्थ असाच असला पाहिजे हे अशक्य नाही असेही वाटते या श्लोकाचे भाषांतर येणेप्रमाणे असावयास पाहिजे होते ब्राह्मण पुरुष व शुद्रस्त्री यांना जर ब्राह्मण जातीचे गुणधर्म असलेला सर्वोत्कृष्ट मुलगा झाला किंवा परसव जातीचे गुणधर्म असलेली मुलगी झाली तर परासव जातीला सातव्या पिढीत उच्चतम जातीचा दर्जा प्राप्त होतो मनुस्मृतीतील चौसष्टाव्या अध्याय दहा श्लोकाचा अर्थ कसाही लावला तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की काही विशिष्ट परिस्थितीत शुद्र सातव्या पिढीत ब्राह्मण होऊ शकत होता शुद्र जर आर्य नव्हता तर त्याला ब्राह्मण करण्याची कल्पना कोणालाही सुचणे शक्य नव्हतं प्राचीन काळी असा नियम सर्रासपणे पाळला जात होता की एखाद्या माणसाला आपल्या जन्माची शुद्धता सिद्ध करावायची असेल तर ती त्यान आपल्या सहा पिढ्यातील लोकांच्या जन्माची शुद्धता सिद्ध करून दाखवावी लागत असिढ्यातील लोक जन्मता स्वतंत्र नागरिक होत व त्यांचा जन्मकायदशीरितीन लग्न झालखा आईबापांच्या पोटी झाला होता हि सिद्ध करून दाखविन जरूर होत सात शूद्र हा अनार्य होता हत अर्थशास्त्रातील तज्ञांच्या मतांना जुळणारे नाहीत कौटिल्य हा अशा तज्ज्ञांपैकी एक होता याबाबतीत त्याचे मत विशेष महत्वाचे समजले पाहिजे गुलामगिरीचा कायदा तयार करताना तो म्हणतो जन्मता गुलाम नाही वयात आलेला नाही पण जन्माने आर्य आहे अशा शूद्राची त्याच्या नातलगांना विक्री केली किंवा त्याला आयुष्यभर गहाण ठेवले तर त्या नातलगांना बारापणांचा दंड करावा एखाद्या गुलामाला पैसे द्यावायचे असून ते फसवून बुडविले किंवा आर्य म्हणून त्या गुलामाला जे हक्क उपभोक्ता आले असते ते त्याला भोगू दिले नाही तर अशी कृत्य करणार दंडाची शिक्षा करावी ओली घरल्याची रक्कम भरलेली असताही गुलामाला गुलामगिरीतून मुक्त केले नाही तर त्याबद्दल बारापणाना दंड द्यावा लागेल काही कारण नसता गुलामाला एकाच ठिकाणी डांबून ठेवले तर त्याबद्दलही बारापणाचा दंड द्यावा लागेल त्याने स्वतःला गुलाम म्हणून विकत घेतले असेल तर त्याची संतती आर्य म्हणून समजली जाईल धण्याच्या कामाला काही बाधा न येऊ देता गुलामाने जी मिळकत मिळविली असेल तिच्यावर त्याचा हक्क राहील त्याला बापापासून जो वारसा हक्क मिळाला असेल त्या त्यावरही त्याचा संपूर्ण ताबार आहे वरील उतरवून हे स्पष्ट होते की कौटिल्य स्पष्ट व खणखणीत शब्दात शूद्रांना आर्य संबोधित होता आर्य यांनी शूद्रांना गुलाम केले या मुद्द्याचा विचार केला तर असे दिसते की हा मुद्दा खोटा नसला तरी बराच मूर्खपणाचा वाटतो हा मुद्दा दोन गृहित गोष्टींवर उभारलेला आहे दास हे गुलाम होते असे ऋग्वेदात वर्णन आले ही पहिली गृहित गोष्ट दास व शुद्र हे एकच लोक होते ही दुसरी गृहित गोष्ट दास हा शब्द ऋग्वेदात गुलाम किंवा नोकर या अर्थाने वापरला आहे हे खरे आहे परंतु या अर्थाने हा शब्द फक्त पाच ठिकाणी वापरलेला आहे परंतु हा शब्द या अर्थाने पाचपेक्षा अधिक ठिकाणी वापरलेला असता तरी त्यामुळे आर्यानी शूत्रांना गुलाम केले असे सिद्ध होते काय दास व शूद्र ही एकाच लोकांची दोन नावे होत म्हणजे ते एकच लोक होत असे सिद्ध केल्याशिवाय आर्यनी शूद्रांना गुलाम केले असे म्हणणे हस्त्यास्पद आहे म्हणजे मूळी ज्ञात वस्तुस्थितीला सोडून आहे राजांच्या राज्याभिषेक विधीत शूद्रांना भाग घेता येत असे वैदिक काळानंतरच्या पुढील काळात म्हणजे ब्राह्मणी काळात प्रजा राजाला रा राजस्व देत असे प्रजेने राजाला राजस्व दिले हे दर्शविण्यासाठी राज्याभिषेकाचा विधी केला जात असे राजस्व देण्याच्या बाबतीत आणि राज्याभिषेक करण्याच्या बाबतीत जनतेचे प्रतिनिधीत्व प्रामुख्याने भाग घेत असत या प्रतिनिधींनी रत्नी म्हणत असत हे प्रतिनिधी राजत्वाचे प्रतीक म्हणून राज्य हातात घेऊन राज्याभिषेकाच्या वेळी त राजाच्या हात देत असत म्हणून या प्रतिनिधींना रत्नी म्हणत असत रत्नींकडून राजाला समारंभपूर्वक रत्न मिळाल तर त्याला प्रजेकडून राजस्व मिळाल असे समजले जात असत्नीकडून रत्न मिळाल्यानंतर राजा प्रत्यक्क रत्नीच्या घरी जात अस प्रत्यक्कर रत्नीला काही नजराणे देत असत्नांपैकी एक रत्नी शुद्ध असशवाची गोष्ट आह निधीमयूक या ग्रंथाचा कर्ता निळकंठ फक्त अलीकडच्या काळात झालख्खा राज्याभिषक्क विधीच वर्णन कलिआहे त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे चार मुख्यमंत्री राजाला राज्याभिषेक करीत असत त्यानंतर प्रत्येक वर्णाची आणि त्या वर्णाच्या खालच्या जातीचे पुढारी राजाला पवित्र पाण्याचा अभिषेक करत असत त्यानंतर द्विज राजाच्या नावाचा घोष करीत असत पांडवांचा वडील बंधू युधिष्ठिर याच्या राज्याभिषेकाचे वर्णन महाभारतात आले आहे त्या वर्णावरून स्पष्ट दिसते की राजाच्या राज्याभिषेकेला ब्राह्मण व शुद्र या दोघांनाही उपस्थित होण्याबद्दल आमंत्रण देण्यात येत असे महाभारत सभापर्व अध्याय तेतीस श्लोक एक्केचाळीचा प्राचीन काळी जानपद व पौरे अशी दोन विधीमंडळे असत व त्याचे सभासद शूद्र असत या परिस्थितीमुळे शूद्रांना ब्राह्मणांकडून योग्य तो मान मरातब मिळत असे मनुस्मृती चार व विष्णुस्मृती एकवीस चौसष्ट हे सिद्ध होते की शुद्रांना ब्राह्मणाकडून मान मराथ हक्कानी मिळत होता म्हणूनच मनुनि असा निर्बंध घातला की ज्या दक्षाचा राजा शूद्र अस्विात ब्राह्मणांनी राहू नय शूद्र हि राजही यावरून सिद्ध होत भीष्म युधिष्ठिराला राजकारणाबद्दल जे उपदवजा धड़िल आह त्याची माहिती महाभारताच्या शांतीपर्वात दिली आह भीष्म म्हणतो तू कोणत्या प्रकारच मंत्री नमावस याची तुला माहिती देतो वद्चा अभ्यास कलिमानापमानाची जाणीव असल स्नातक पंथाचे आणि शुद्ध आचाराचे चार ब्राह्मण शारीरिक बळाने उत्तम आणि शस्त्रे सरविण्यास चपळ आठ क्षत्रिय श्रीमंत असलेले 21 वैश्य स्वभावाने नम आचरणाने शुद्ध आणि दरोजच्या कर्तव्याबद्दल दक्ष असे तीन शूद्र आणि पुराणांचे ज्ञान असलेला आणि आठ प्रमुख गुणांची पारख करणारा असा सुद जातीचा एक असे मंत्रीतू नये वरील उत्तरावरून हे स्पष्ट होते की शुद्र लोकराजाचे मंत्री होत असत आणि त्यांची संख्या ब्राह्मण मंत्र्यांची संख्या जवळजवळ सारखी असुद्र गरीब व हिन दर्जाचे लोक नव्हते ते श्रीमंत होते ही गोष्ट मैत्रायणी संहिता चार दोन सात दहा पंचवीस ब्राह्मण सहा एक अकरा यांच्यावरून स्पष्ट होत आर्याने शूद्राला गुलाम कल या मुद्द्याला अजून दोन बाजू आहेत शूद्रांना गुलाम कलि ही गोष्ट खरी धरली तरी शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना कोणत महत्व वाटत होत आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीबद्दल माहिती नव्हती किंवा आर्य आर्यांना गुलाम, आर्या आर्या गुलाम करीत नसत असे मांडले तर शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना काहीतरी वाटत होते असे समजता येईल परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीची पूर्ण माहिती होती आणि ते आर्यांना गुलाम करण्यास संमती देत असत हे ऋग्वेदावरून आठ शहाऐंशी सात आठ छप्पन्न तीन स्पष्ट होते असे असता आर्य लोक विशेषतः शूद्रांना गुलाम करण्यास का उत्सुक होते याहीपेक्षा जास्त महत्वाचा असा प्रश्न आहे की गुलामान करता आर्यानी निराळे कायदे का केले सारांश शूद्र हे पूर्वी कोण होते आणि ते चौथा वर्ग म्हणून कसे झाले या आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपल्या उपयोगी पडत नाही